स्कंध पाचवा अध्याय सव्वीसावा चमुंडांचा नाश राजाची आज्ञा घेऊन ते महाबलाढ्य दानवश्रेष्ठ चंडमुंड प्रचंड सैन्य घेऊन निघाले तेथे आल्यावर ते देवीला म्हणाले हे बाले देवांचा पराभव करणाऱ्या शुंभाचे आणि इंद्राला जिंकणाऱ्या निशुंभाचे सामर्थ्य तुला माहीत नाही काय तू एकटी असून कालिका आणि सिंह एवढेच तुझे सहाय्य करते आहेत तेवा तु शुम्भ पराफो कसा हे, कोणी ही सला हे।, तेवा बला कर, हे हे। तुला तुला दिसत तुझा नाश देव हाथ सामर्थ्य व्यर्थ है शुण्डा तोड़ा गण विदीर्ण करा आणि देवांचा पराभव करणारा जो शुंभ त्याची इच्छा तू पूर्ण कर वृथा गर्व करून स्वतःचा नाश ओढावून घेऊ नकोस हे सुंदरी हितावह भाषण ऐकून आपण सुख देणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करावा बलवान शुंभाने देवांचे पूर्णपणे मर्दन केले आहे त्यावरून त्याच्या सामर्थ्याचा सा विचार करा त्या दैत्यराजाने देवांना त्रस्त केल्यामुळे ते तुला युद्धाची प्रेरणा देत आहेत खरोखर ते परिणामी तुझ्या नाशालाच कारणीभूत होतील देव स्वार्थी आहेत तर हा दैत्यराज विजयी सुंदर चतुर शूर आणि कामशास्त्र निपुण आहे म्हणून तू त्यालाच वर। त्याला आज्ञा होताच तुला त्रैलोक्याचे ऐश्वर मिळेल म्हणून तू शुंभाचाच पती म्हणून स्वीकार कर चंडमुंडाचे भाषण ऐकल्यावर मेघवाणीने जगदंबिका म्हणाली हे दुष्टा येथून सत्वर निघून जा हरे आणि हर यांना सोडून मी दुसरा पती का स्वीकारू पण हे मूर्खा मला तर पतीच करायचा नाही कारण मी सर्व भूतांची स्वामिनी आहे मी शुंभ निशुंभासारखे हजारो पाहिले आहेत मी प्रत्येक युगात देवगणांचाही नाश झाल्याचे पाहत असते पण सांप्रत मात्र तुम्हा सर्व दैत्यांचा नाश होणार आहे तेव्हा स्वज्ञातीच्या रक्षणार्थ तू व्यर्थ प्रयत्न करू नकोस युद्ध करून वीर धर्माचे रक्षण कर मरण न चुकवता तू युद्ध करून स्वर्गाला जा म्हणजे तुझी कीर्ती होईल तुझ्या मागोमाग तुझे अनुयायी आणि बांधव सर्वजण स्वर्गात येतील हे मुढा सत्वर युद्धास प्रवृत्त हो मी आता तुम्हा दोघा भावांचा नाश करते तसेच रक्तबीज रक्तबीज आणि शुंभ निशुंभ यांचा वध करूनच मी स्वस्थानी जाईन तू असले भित्रे भाषण आता न करता युद्ध कर हे ऐकून बलपर्विष्ट चंडमुंड युद्ध करू लागले भगवतीच्या शंखनादाने दशदिशा दणाून गेल्या एकमेकांच्या खडगांचे प्रचंड धनी होऊ लागले प्रथम चंड चंडिकेबरोबर युद्ध करू लागला चंडाचे बाण देवीने तोडले भुजंगतुल्य बाणांचा देवीने चंडावर वर्षाव केला त्या वृष्टीमुळे आकाश व्यापून गेले ते पाहून मुंड रणात उतरला त्याने ही अतिशय प्रचंड बाणवृष्टी केली तो बाण वर्षाव पाहून अंबिका क्रुद्ध झाली तिचा चेहरा पश्चिम क्षितिजाकडील उज्ज्वल आणि तांबूल दिसू लागला नेत्र कर्दलीच्या फुलाप्रमाणे दिसू लागले तिच्या ललाट स्थानापासून महाभयंकर काली त्याच वेळी बाहेर पडली त्यावेळी कालीने व्याघ्र चर्म लो गज चर्म परिधान केले होते तिने मुंडवाळ धारण केल्या होत्या तिच्या हातात खडग पाश खटवांग ही आयुध्य होती काल रात्रीप्रमाणेच ती भयंकर होती विस्तीर्ण मुखात जीव वळवळत होती तिचा श्रोणी प्रदेश विस्तृत होता उत्पन्न झाल्याबरोबर कालीने दानवांचा वध करण्यास सुरुवात केली सापडेल त्या दैत्याला ती तोंडात टाकीत होती कराल दाढांनी ती त्याचे चूर्ण करीत होती तिने रक्षकासह हत्तीला भक्षण केले अश्व उंट सारखी दिसेल ते मुखात घालण्याचा तिने सपाटा सुरू केला आणि त्यांना चावून खाल्ले ते सर्व अवलोकन करून चंड मुंडांनी प्रचंड बाण वर्षावाने देवीचे शरीर आच्छादून टाकले सूर्यासारखे तेजस्वी आणि सुदर्शन चक्राप्रमाणे असलेले चक्र त्यांनी देवीवर सोडले पण प्रचंड गर्जना करून देवीने बाणाने ते चक्र सत्व मोडून टाकले देवीने सोडलेल्या तीक्ष्ण बाणांच्या आघाताने चंड मूर्छित पडला तेव्हा दुखी आणि क्रुद्ध झालेल्या मुंडाने देवीवर असंख्य बाण सोडले पण त्या चंडिकेने आपल्याकडे येणाऱ्या बाणांचे प्रतिवर्षाव करून तिळा एवढे तुकडे केले तिने मुंडावर भयंकर प्रहार करताच तोही भूमीवर कोसळला दानव सैन्यात हाहाकार उडाला देव आनंदित झाले थोड्याच वेळात शुद्धीवर आल्यावर चंडाने कालिकेच्या उजव्या हातावर प्रचंड गदेचा प्रहार केला पण तो चुकून त्या कालिकेने त्याला बाण पाशाने बद्ध केले त्याचवेळी शुद्धीवर आलेल्या मुंडाने तो प्रकार अवलोकन केला तो त्वरेने प्रचंड शक्ती घेऊन धावला तेव्हा त्यालाही कालिकेने बद्ध केले त्या दोघांनाही बद्ध केल्यावर कालिकेने प्रचंड हास्य केले कालिका आंबेला म्हणाली हे प्रिय प्रस्तुत रणयज्ञासाठी मी हे दानो रूपी पशू आणले आहेत लांडग्याप्रमाणे त्या दानो पशूंना आणले पाहून अंबा मधुर स्वरात कालिकेला म्हणाली हे रणप्रिये तू चतुर आहेस तू यांना सोडूही नकोस तसेच यांचा वधही करू नकोस पण आता मात्र आपल्याला देवांचे कार्य सत्वर सिद्धीला नेले पाहिजे आंब्याचे हेतूपूर्ण भाषण ऐकून कालिका म्हणाली आता मी सांगितल्याप्रमाणे कार्य करते तुझे म्हणणे मला समजले आहे रणयज्ञात खडग रुपी युपाचे उपयोजन केले म्हणजे हिंसा घडणार नाही मी तसेच करीन असे म्हणून कालीने खडगाच्या सहाय्याने दोघांचाही शिरच्छेद केला त्यांचे रक्तप्राशन केले ते पाहून आंबेला आनंद झाला ती कालीला म्हणाली हे काली तू आज देवांचे कार्य केल्यामुळे मी तुला वर देते तू चंडमुंडाना वधलेस म्हणून तू भूतलावर चामुंडा या चामुाया नवाने प्रसिद्ध होशील सविवा समाप्त